स्कंद पहिला विष्णू व मधुकैठव यांचे युद्ध व मधुकैठवांचा वध जगदगुरु विष्णूच्या देहापासून निद्रा बाहेर पडू लागल्यावर नेत्र मुख नासिका बाहू हृदय वक्षस्थल यामधून ती तामसी शक्ती आकाशामध्ये गेली आणि विष्णू एकसारख्या जांभया देत उठले तेव्हा भयभीत होऊन उभा राहिलेला ब्रह्मदेव त्याला दिसला तेव्हा विष्णू म्हणाले ब्रम्हदेवा तप सोडून तू इथे का आलास तुझे मन कसल्या चिंतेने आणि भीतीने ग्रासलेले आहे ब्रह्मदेव म्हणाला तुमच्या कानातील मळापासून उत्पन्न झालेले बलाढ्य दैत्य मधुकैटफ माझा वध करण्यासाठी आले आहेत म्हणून भीती नेहमी तुमच्याकडे आलो तेव्हा माझे रक्षण करा मी त्रस्थ झालो आहे विष्णू म्हणाले तुम्ही निर्भय झाला आहात कारण मी त्यांचा खरंच वध करीन त्यांचे आयुष्य संपले असेल तरच ते युद्धास्तो मजकडे येतील प्रमाणे विष्णू बोलत असताना ब्रम्हदेवाचा शोध घेत ते प्रचंड मधुकैठ राक्षस तिथे आले त्या उदकामध्ये ते निर्भयतेने आणि निराधारपणे उन्मत्त दैत्य उभे राहिले आणि म्हणाले तू येथे पलायन करून आलास पण त्याचा काय उपयोग आमच्याशी युद्ध कर ह्याच्या समक्ष आम्ही तुझा वध करू नंतर सर्पशय्येवरील ह्याचाही आम्ही समाचार घेऊ तू आमच्याशी युद्ध कर अथवा तू आमचा दास आहेस हे मान्य कर त्यांचे हे भाषण ऐकून भक्त वत्सल विष्णू म्हणाला हे दान्याशी युद्ध करा मी तुमचा मद नाहीसा करीन हे ऐकून ते दोघे राक्षस क्रुद्ध आणि युद्ध झाले मधु त्वरेने युद्धात सिद्ध झाला कैटप तेथेच उभा राहिला दोघात बाहून बाहू युद्ध सुरू झाले मधु श्रांत झाल्यावर कैटप युद्ध करू लागला अशा प्रकारे क्रोधाने मधुकैटब आळी पाणीने विजयी विष्णूशी युद्ध करीत होते ब्रह्मदेव आणि अंतरिक्षात असलेली देवी हे युद्ध अवलोकन करीत होते परंतु विष्णूला ग्लानी येऊ लागली श्रीहरी पाच हजार वर्षे युद्ध केल्यावर त्यांच्या मरणाचे कारणासंबंधी विचार करू लागला पाच वर्षे युद्ध करून हे दानव श्रांत न होता मी श्रांत होऊ लागलो आहे माझे बल शौर्य कुठे गेले हे अश्रांत राहिल्याचे कारण तरी काय अशा प्रकारे विष्णूला श्रांत आणि चिंताचूर झाल्याचे पाहून मदोन्मत मधुकैटक गंभीर स्वराने आणि अत्यानंदाने म्हणाले हे विष्णू तू थकला आणि निर्बल झाला असशील मस्तकी हात जोडून तू म्हण खरोखर मी तुमचा दास आहे किंवा तू आमच्याशी युद्ध कर आम्ही प्रथम तुझा वध करून नंतर या चतुर्भुज ब्रह्मदेवाचा वध करू महासागरात त्यांचे भाषण ऐकल्यावर विष्णू स्पष्ट शब्दात म्हणाला थकलेला भयभीत झालेला शस्त्र त्याग केलेला पडलेला आणि बालक ह्यावर वीर पुरुष प्रहार करीत नाहीत असा धर्म आहे मी पाच वर्षे अविश्रांत युद्ध केले आहे मी एकटा आहे तुम्ही थोडा वेळ स्वस्थ राहा मी न्याय मार्गानेच युद्ध करीन हे ऐकून दोघेही दैत्य विश्वासाने दूर उभे राहिले ते दूर गेलेले पाहून विष्णू त्यांच्या मरणाच्या कारणांचा विचार करू लागला तेव्हा त्याला असे आढळून आले की देवीने वर दिल्याने ते झाले आहेत म्हणून त्यांना ग्लानी आली नाही म्हणून माझे युद्ध आणि श्रम व्यर्थ गेले मला हे पूर्वी समजले असते तर मी युद्ध प्रवृत्त झालो नसतो पण याच्याशी युद्ध न केले तर मदोन्मत्त होऊन नित्य दुःख देतील भगवतीचा वरही विचारांती दुर्घट आहे कारण पुरुष मरणाची इच्छा करीत नाहीत पुरुष रोगग्रस्त दिन झाला तरीही मरण इच्छित नाही तेव्हा हे मरण कसे इच्छणार तेव्हा आता मनोरथ पूर्ण करणाऱ्या शक्तीला शरण जावे ती प्रसन्न झाल्यास इच्छित पूर्ण होते असा विचार चालू आहे तोच आकाशात असलेली ती मनोहर योग त्यांची दृष्टीस पडली तेवा राक्षस नाशा करता त्या देवी करू लागला। हे देवी, महा संहार जन्म मरन हे महामाये, संहार जन्म निर्गुण वूपा ज्ञान नहीं तुझा चरित्रांच को निश्चे तुझा प्रभाव जा प्रकारे खटपट लीन मला जाग तुझ्या वरा हे ब्रह्मदेवा शरण आलो है तू माला सहाय करशिनी राक्षस वध कर प्रवृत्त का कोठे जाऊ ही विष्णूने केलेली स्तुती ऐकून ती देवी हास्यपूर्वक म्हणाली हे विष्णू तू युद्ध करयेने मोहित झालेल्यांचा तू वध कर असे ते प्रेमरसाचे भाषण ऐकून विष्णू महासागरातील युद्धस्थळावर येऊन उभा राहिला ते युद्धेच्छु महाबलाढ्य दानवही तेथे आले हर्षयुक्त होना विषय लंपट चतुर्भुजा उ जय पराजय दवाधीन है आसे युद्ध कर बलवा दैवाने जय प्राप्त होया ने आनंद मानू नये कि पराजया ने दुखित हो नये पूर्व तू पुष्क दैत्या वध केस सांप्रत तू पराजित दानव युद्धा करता उ हे पाहून अद्भुत दृष्टीने विष्णूने त्यांच्यावर प्रहार केला त्यांनी प्रतिप्रहार केले परस्परात विष्णुने पाहून देवीने आरक्तवर्ण नेत्रांनी हसत मुखाने दैत्यांकडे पाहिले जणू दुसरे कामबाणच ती विषय संबंधी प्रेमभाव उत्पन्न करणारे कटाक्ष प्रहार करू लागले ते पाहून दोघेही पापी मोहित झाले काम बाणाने ते पीडित झाले आणि निर्मल प्रभिने युक्त असलेल्या देवीला पाहताच उभे राहिले देवीचा उद्देश अवलोकन करून विष्णू म्हणाले हे दानव वीर हो तुमचे युद्ध कौशल्य पाहून मी संतुष्ट झालो आहे पाहिजे तो वर मागा पूर्वी युद्ध करणारे अनेक दानव मी पाहिले पण तुमच्यासारखा कोणी दृष्टीच पडला नाही आणि ऐकण्यातही नाही तुमच्या सामर्थ्याने संतुष्ट झाल्यामुळे मी तुमचे मनोरथ पूर्ण करीन विष्णूंचे हे भाषण ऐकून मदन व्याकुल आणि पीडित झालेले अभिमानी दैत्य त्या महामायेकडे दृष्टी लावून विष्णूला म्हणाले हे हरे आम्ही याचक नाही तू आम्हाला काय देण्याची इच्छा करीत आहेस आम्ही याचक नसून दाते आहोत हे ऋषिकेशा मनात इच्छा असल्यास तूच वर मा अद्भुत युद्धामुळे आम्ही संतुष्ट झालो आहोत यावर विष्णू म्हणाला तुम्ही संतुष्ट झाला असाल तर तुम्हा अवैतांचाही माझ्या हातून वध व्हावा हे वचन ऐकताच दानव विस्मित झाले आपण फसलो असे समजून आणि सर्व प्रदेशार्दना प्रथम तू वर देण्याचे कबूल केले आहेस तू सत्यवचनी आहेस तेव्हा तू निर्जल प्रदेशावर आमचा वध केल्यास आम्ही वैध होऊ विष्णूला चक्राचे स्मरण होऊन विष्णू म्हणाले मी विशाल आणि निर्जल स्थलावरच तुमचा वध करतो तेव्हा विष्णूने आपल्या मांड्या विस्तृत करून उदकावर निर्जर प्रदेश करून दाखवला आणि म्हणाला हे दैत्यानो येथे उदक नाही येथे म्हणजे मी सतवच्चनी होऊन तुम्हाला त्याचप्रमाणे करीन त्याचे भाषण योग्य आहे असे पाहून त्या दानवाने आपला देह हजार योजने वाढवला तेव्हा विष्णूनेही आपल्या मांड्या दुप्पट वाढवल्या अखेर आश्चर्य युक्त होऊन दानवाने आपली मस्तके अत्यंत अद्भुत जगन प्रदेशावर ठेवली नंतर विष्णून आपल्या जगन प्रदेशावर परस्पर टाकली ते मधुकैटप मधु दानव गतप्राण झाले त्यांच्या मेदाने व्याप्त झाले तेव्हापासून पृथ्वीला मेदिनी हे नाव प्राप्त झाले आणि म्हणूनच मृतिका भक्षणाला अयोग्य झाली महाविद्या व महामाया तिची प्रज्ञजनाने सेवा करावी देवदैत्यांनीही त्या परमशक्तीची आराधना करावी तीच सर्व श्रेष्ठ आहे म्हणून निर्गुण अथवा सगुण परमशक्तीचे पूजन केले पाहिजे अध्याय नववा समाप्त